अधिक मास महात्मे वो कथासार येथील अध्याय तेरावा म्हणजे द्वादशीचा महिमा भगवान विष्णू म्हणाले लक्ष्मी आता पंचपर्वामधील द्वादशी तिथीचा महिमा तुला सांगतो द्वादशीचे हे पुण्यव्रत तीन दिवस पाळावे लागते दशमे तिथीला फक्त एक वेळ भोजन करून घ्यायचे म्हणजे अर्धा उपवास करायचा मग दुसऱ्या दिवशी एकादशी संपूर्ण एक दिवस उपवास करायचा आणि तिसऱ्या दिवशी द्वादशीला शक्य तितक्या लवकर त्या एकादशीचे पारणे करायचे म्हणजे ब्राह्मणांसहानंही मिष्टांना भोजन करायचे द्वादशीला दिवसा झोपू वर्षातील प्रत्येक महिन्यात दोन द्वादशी द्वा रिथी असतात त्याही वरीलप्रमाणे तीन दिवस व्रत पालनच कराव्यात परंतु अधिक मासातील एक जरी द्वादशी तीन दिवस व्रत पाळून केली तरी त्या बाकीच्या सर्व द्वादशींची पुण्यपदरी पडते द्वादशी पर्वाच्या व्रतात साधन द्वादशी हा एक विशेष पुण्यकारक योग असतो साधन द्वादशी म्हणजे सूर्योदयापूर्वीच एकादशीचे पारणे करणे द्वादशीला सूर्योदयापूर्वीच ब्राह्मणांसह यजमानाने भोजन घेणे हा काळ पर्व काळ वेळेतच साधला पाहिजे ती वेळ जर चुकली तर राजा अंबरीशाप्रमाणे यजमानाची फजिती होते ती अंबरीश राजाची कथा मी तुला अगदी सविस्तर सांगतो पण अधिक मासातील एका द्वादशीला तरी मुख्य म्हणजे अन्नदान करणे हेच फार मोठे पुण्यकर्म आहे त्या पर्व ब्राह्मणाला वस्त्र भोजन पात्र फळे तांदूळ तांबूळ आणि तुपात तळलेले तीस म्हणजे तीस आणि तीन तेहतीस ती अनारसे दोंडे म्हणजे मोदक किंवा बत्ताशे खारक्या सुपार इत्यादी दान दिले पाहिजे आपतेष्टांसह हो पूर्णाच्या दोंड्याचे भोजन केले पाहिजे आता साधन द्वादशीचे कडक व्रत करणाऱ्या अंबरीश राजाची कथा सांगतो ती मन लावून ऐकावीस त्या कथेमुळे तुला द्वादशीचा विशेष महिमा कळेल पूर्वी सूर्यवंशात अंबरीश नावाचा एक सार्वभौम राजा होता तो मोठा धर्मनिष्ठ सदाचारी आणि पुण्यवान होता दर महिन्याला साधनद्वादशीचे व्रत तो नेमनिष्ठेने करायचा भल्या पहाटेच सूर्योदयापूर्वी ते येथील तितक्या ब्राह्मणाला तो यथेच्छोजन घालायचा अंबरीश राजाने अशी कितीतरी शहर भोजने घातली त्याच्या त्या, त्या, त्या साधन द्वादशीच्या पुण्याईमुळे तो इंद्रपदाला योग्य असा ठरला आपले पद तो राजा घेईल की काय याची देवेंद्राला भेटू भीती वाटू लागली आणि म्हणूनच देवेंद्र अगदी अस्वस्थ झाला एके दिवशी दुर्वास ऋषी देवेंद्राकडे आले होते अगत स्वागत झाल्यावर दुर्वास ऋषी म्हणाले देवेंद्रा अलीकडे तुझे शरीर अगदीच क्रुश होत चालले आहे का काय करणार म्हणे मनिवर मी चिंतेने जळत चाललो आहे पृथ्वीवरील तो अंबरीश राजा अधिक मासातील साधन द्वादशीचा नियम अखंडपणे चालू ठेवित आहे त्याची ती थोर पुण्या म्हणजे मला विघ्नच आहे देवेंद्राने हे सांगितल्यावर दुर्वासंशी म्हणाले मग काय बिघडले द्वादशीचे हे व्रत प्रत्यक्ष ब्रम्हदेवानं केलं होतं ब्रम्हदेवाने ब्रह्मदेवानं केलं होतं महादेवाने केले होते तू सुद्धा केले होतेस ना ते खरे पण मुनिवर्य तो अम्बरीश राजा आता माजे आतापद मग मी खाय करू। मैं त्या मुनिवर्यशा द्वादशी जर भंग केला व्रता भंगन्द्रा ती दुर्बुद्धि ऐको दुर्वास मुशी मनाले छे छे ते शक्य नहीं अरे अम्बरीशाला प्रत्यक्ष विष्णु चाह्य है त्रता भंग करने आपत्ति घे ते समक्ष गुरुवर्यन साथ अंबरीशाकड़े जाए पहावे तरीका देवेन्द्री विनंती केली लिए विष्णु मनाले लक्ष्मी पुढ़ हकीकत पूरे चौदावे अध्यात् तुला सांगतो ती तू ऐक सदुनाथ महाराज की जय